श्री योगवासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग तेविसावा श्री वसिष्ठाने म्हटले हे पराक्रमी रामा त्यानंतर कल्पवृक्षाच्या एका शाखेचा आग्रावर मी आपली जिज्ञासा तृप्त करण्यासाठी बसून त्या काकपक्षाला पुन्हा विचारले हे श्रेष्ठ पक्षी राजा या जगाच्या कोशात संचार करणाऱ्यांच्या व्यवहार करणाऱ्यांच्या शरीराला मृत्यू पीडा कशी करत नाही त्यावर श्री भुसुंड म्हणाले हे सर्वज्ञ ब्राह्मणा स्वतः जाणत असूनही केवळ माझी परीक्षा पाहण्यासाठीच तू मला असे विचारतो आहेस समर्थ लोक नेहमी असेच सेवकाचे वाकचातुर्य प्रकट करण्यासाठी त्याला बोलायला लावत असतात तथापि तू जे मला विचारतो आहेस ते मी तुला सांगतो संतांच्या आज्ञेप्रमाणे अनुवर्तन करणे हेच त्यांचे मुख्य आराधन आहे असे म्हणतात ज्यांच्या हृदयात दोषरूपी मोत्य ओलेली वासनातंतूंची माळ गुंफलेली नसते त्याला मृत्यू मारत नाही ज्यांच्यापासून निश्वासरूप असे देहवृक्षाला तोडणारे कर्वत संभवतात व ज्या सर्व देहावयवांना किड्याप्रमाणे आतून पोखरून टाकतात अशा मनोव्यथा ज्याला त्रास देत नाहीत त्याला मारण्याची इच्छा मृत्यू करत नाही शरीर शरीररूप वृक्षाच्या ढोलीतील सर्पाच्या समूहाप्रमाणे असलेल्या व ज्यांनी अशा चिंता चिंतारूपी फणा डोक्यावर ठेवले आहेत अशा ज्याच्या चित्ताला आतल्यात जाळत नाहीत त्याला मारण्याची इच्छा मृत्यू करत नाही ज्याच्यामध्ये रागद्वेषरूपी विषाचे पूर आणि मनोरूपी बिळांच्या मंदिरात राहणारा लोभस्पर्श ज्याला दंश करत नाही त्याला मृत्यू मारण्याला तयार होत नाही विवेकरूपी सर्व जल पिऊन टाकणारा क्षीरसागरातील वडवाग्नी कोप ज्याला जाळत नाही त्याला मृत्यू मारत नाही उग्र व कठीण घाणा तिळांच्या मोठ्या राशीलाही जसा पिळून टाकतो त्याप्रमाणे मदन ज्याला ग्रासून पिडा देत नाही त्याला मारण्याची इच्छा मृत्यू करत नाही ज्याने एका निर्मल पावनपदाचा चित्तविश्रांतीसाठी आश्रय केला आहे म्हणजे ब्रह्मपदावर चित्ताला शांत केले आहे त्याला मारण्याची इच्छा मृत्यू करत नाही शरीररूपी फुललेल्या उपमनातील ताटव्यावर वेगाने येऊन पडलेल्या वानराप्रमाणे ज्याचे मन चंचल होत नाही त्याला मृत्यू मारू शकत नाही हे ब्रह्मण संसाररूपी व्याधींची कारणे असलेले हे महादोष केवळ एका समाहित चित्तालाच यत्किंचितही नागवू शकत नाही शरीराचा रोग व मनाच्या चिंता यापासून मोठ्या भ्रमाने उत्पन्न झालेली दुःखे समाहित चित्त असणाऱ्याला त्रास देऊ शकत नाही ज्याचे चित्त समाहित झालेले असते त्याचे ते चित्त असत पावत नाही अस्त पावत नाही उदय पावत नाही त्याला कशाची चांगली स्मृती होत नाही व कशाची विस्मृतीही होत नाही ते निजलेलेही नसते व जागेही नसते ज्याने हृदयाकाशाला अंधकारमय केले आहे अशा कामक्रोधादी विकारांपासून झालेल्या चिंता चित्त समाहित शांत सर्व प्रकार हिंसा कराला समर्थ हो ज्या चित्त समाहितो यथाशास्त्र कार्य कर व कशा की याचना कर ज्या चित्त समाहित, नहीं, नहीं, चित्त समाहित दुष्ट अर्थ दुष्टकर्मे रागद्वेषादी दुष्ट गुण दुष्ट मर्मभेदक वाक्य व दुष्ट नीती यातील काहीही संताप देत नाही जाते चित्त समाहित असते त्याच्या मागोमाग प्रकाशमान पुष्कळ लाभयुक्त मोठमोठी व गुणयुक्त अशी सर्व सुखे धावत सुटतात जे परिणामी भितावह हो, सत्य निर्बाध भ्रमरहित व विषयाशारहित सुख असते त्यामध्ये मन तत्पर करावे चित्ताला पुरुषार्थरहित करणाऱ्या अशुद्ध द्वैत द्वैतपिशाच्या न पाहिलेले सुख जे त्यात मनात तत्पर करावे आरंभे सुंदर मध्यही सुंदर शेवटी पथ्यकर सर्व दुःखांचे निवारण करणारे आणि चिरकाल अत्यंत उचित असे जे ज्ञान त्याकडे मन तत्पर करावे अनंत मनाला हो, यथातथ्य आदि अंत मध्य या अनुगत आणि समस्त साधूंनी सेवन केलेल्या आत्मसुखामध्ये मन तत्पर करावे जे बुद्धीचा प्रकाश जे आद्य परम अमृत व जे सर्वाहून श्रेष्ठ सौभाग्य त्या निरतिशय आनंदामध्ये मनाला तत्पर करावे देव असुर गंधर्व विद्याधर किन्नर व देवस्त्रियांचा समुदाय यांनी युक्त असलेल्या स्वर्गात काहीही सुस्थिर व शुभ नाही बा वसिष्ठा वृक्ष राजे पर्वत नगरांचे समूह व समुद्र यांनी युक्त असलेल्या भूतळी काहीच सुंदर नाही नाग असुरांचा समुदाय व त्याचप्रमाणे असुरस्त्रियांचा समुदाय यांनी युक्त असलेल्या समस्त पाताळात काहीही सुंदर व स्थिर नाही स्वर्ग भूलोक पाताळ व सर्व दिशांचे तट यासह वर्तमान या जगात काही एक सुंदर व स्थिर नाही अधिव्याधी ने अत्यंत चंचल लिया, आने दुखा ओघा ने व्यापा तुच्छास्त्री या सर्व क्रियाफला का अत्यंत स्थिर व शुभ नहीं ज्या चित्ता चंचल के व हृदया उद्विग्न के लिए अशा चित्त चित्त विकार रूप मानस क्रियाफला का ही एक अतिशय स्थिर व शुभ नहीं हृदयरूप क्षीर सागरा क्षुब्ध करना मंदर पर्वताप्रमाणे वागणाऱ्या अत्यंत अस्थिर अशाही आपल्या संकल्प विकल्पांमध्ये स्थुस्थिर व कल्याणप्रद असे काही नाही सतत उत्पत्ती विनाशयुक्त अतिअद्भुत म्हणूनच तरवारीच्या धारेप्रमाणे असलेल्या तीक्ष्ण इंद्रियांच्या व्यापारात सुस्थिर व शुभ काही नाही सर्व भूलोकांचे राजपथ सुद्धा चांगले नाही अत्यंत ज्ञानसंपन्न असलेले जे इंद्र बृहस्पती वगैरे देव त्यांचा आकार प्राप्त होणेही श्रेयस्कर पाताळातील शेष नाग स्वरूपही चांगले नाही कारण विवेकी असलेल्यांचे मन सुस्थिर होईल असे त्यातील काही नाही अत्यंत अचिंत्य व विस्तीर्ण असलेल्या नानाशास्त्रांचा विचार करणेही चांगले नाही याचाच अर्थ पुराणन्यायादी चौदा विद्यांमध्ये पूर्ण पांडित्यही चांगले नाही लोकं इच्छित कामें अपने बुद्धिसामर्थ्या ने सद्धिस्वन लोकानोरंजन करना सामर्थ्य ही चांग भारत आदि श्रेष्ठ कथां वर्णन करना सामर्थ्य ही श्रेष्ठ नहीं कारण विवेकी सतान से मन कशात ही स्थिर होत नहीं मानसिक व्यथा ने भरले दीर्घ जीवित चांगले सर्व दुखां निराकरण होे मानने की दृढ़मूलता जत है हो अरण ही चांगले पुनः पुन्हा पापयोने जन्म घ्यावा लागत असल्यामुळे नरकही चांगला नाही सर्व भुवनांचे आधिपत्यही चांगले नाही त्यातील कशातही विचारवंतांचे मन आसक्त होत नाही हे म्हणे अशा प्रकारचे जे हे सर्व विविध जगतक्रम ते खरोखर पुरुषाच्या मतिमूढतेमुळे रम्य भासणारे आहेत पण ते विवेकी असणाऱ्याला तसे भासत नाहीत कारण अत्यंत अशाश्वत म्हणून मानलेल्या पदार्थामध्ये महात्मे नित्य विश्रांतिला कसे प्राप्त होतील। होतीवासी महाराणे निर्वाण प्रकरणे पूर्वाधेसर्ग श्रीरा